स्कंद नव्वा अध्याय नरक कुंडाचे वर्णन धर्मराज म्हणाला हे साध्वी देवाची सेवा केल्यावर कर्मनाश होतो वैट कर्मामुळे नरक प्राप्त होतो व्यभिचारिणीचे अन्न खाणारा आणि तिच्याशी गमन करणारा विप्र मृत्यूनंतर कालसूत्र नरकात पडतो शंभर वर्षे तेथे राहतो एकाच पतीशी एकनिष्ठ असते ती पतिव्रता आणि दोन पुरुषांशी संबंध ठेवणारी कुलटा होय तिघांशी संबंध ठेवल्यास दर्षिणी चौघांशी संबंध ठेवल्यास पुश्चली आणि पाच जणांशी संबंध केल्यास ती वेश्या होय आठ जणांशी संबंधित राहिल्यास पुंगी आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारी ती महावेश्या असते सर्व जातीच्या पुरुषांशी व्यवहार केल्यास ती अस्पृश्य होय पतिव्रता सोडून इतर स्त्रियांशी गमन करणारा पुरुष मत्स्योद कुंडात पडतो कुलटेशी संबंध ठेवल्यास शंभर वर्षे दष्टेशी चारशे वर्षे पुश्चलीशी त्याच्या दहा पट वेश्या वेश्यागामीस आठ पट पुगामीस दसपट महावेश्यागमनीस त्याचा दसपट नरक भोगावा लागतो तेथे त्याला यातना भोगाव्या लागतात कुलटागामी तितिरे पक्षी धट्टागामी कावळा पुश्चलिगामी कोकील वेश्यागमनी लांडगा पुंगी गामीस सात जन्म सुकर महाविश्यागामी शाल्मली वृक्ष होतो चंद्र सूर्यग्रहणाचे वेळी भोजन करणारा अरुंदु अरुंदुद कुंडात पडतो शेवटी रोगाने पीडित होतो शब्द देऊनही जो दुसऱ्याला कन्या देतो तो पावसुकुंडात शंभर वर्षे राहतो शिवनिंगन न पुजणारा शूल प्रेतामध्ये जातो शंभर वर्षांनी सात जन्म पशु होतो जो ब्राह्मणाला भिववितो, तो प्रकंपनात पडतो जी आपल्या स्वामीकडे क्रुद्ध नजरेने पाहते ती सोलमुखात पडते शूद्राने भोगलेली ब्राह्मण स्त्री अंधकूपात पडते तेथे तप्त शौचाच्या उदकात ती पिढा भोगते नंतर कावळी ढुकरीण कुत्री कोंबडी पारव्याची मादी वानरी या जन्मातून फिरल्यावर ती सर्वांना भोग्य अशी चांडाळीण होते नंतर परटीण स्वरिणी कोडयुक्त तेलिण असे जन्म घेते वेद्या वेधनात पडते पुंगी दंडताडनात पडते स्वरिणी दलनात धष्टा शोषात पडते वर्णान प्रमाणे पण परस्त्रीशी गमन केल्यास काशायकुंडात पडतो अशा रीतीने हे भोग भोगल्याने शेवटी ते शुद्ध होता। जे क्षत्रिय वैश्य अथवा ब्राह्मणस्त्रीशी गमन केल्यास तो मातृगामी म्हणून शुरपर नरकात पडतो हातात तुलसी घेऊन केलेली प्रतिज्ञा मोडणारा ज्वालामुखात पडतो गंगोदक शालग्रामशील देवाची मूर्ती हातात घेऊन केलेली प्रतिज्ञा न पाळणारा उजव्या हातात हात देऊन वचनभंग करणारा देवघरात बसून दिलेले वचन मोडणारा हे सर्व ज्वालामुखात पडतात कृतघ्न पुरुष गिंडा होतो विश्वास घातकी व्याघ्र होतो खोटी साक्ष देणारा बेडूक होतो वेदावर विश्वास नसणारा व्रते उपवास न करणारा परनिंदा करणारा असा धुमरांधामध्ये राहतो जो देव ब्राह्मणांच्या धनांची निंदा करतो त्याचे पूर्वज नरकात पडतात तोही धुमरांधात पडतो तेथून नंतर तो मूषक जन्माला जातो दुसऱ्याचे दैव सांगून उपजीविका करणारा वैद्यकीय जगणारा लाक्ष लोह यांचा व्यापारी रसांची विक्री करणारा असा ब्राह्मण नागवेष्टामध्ये जातो नंतर विविध पक्षांच्या योनीत जन्म घेतो नंतर तो ज्योतिषी वैद्य यांच्या जन्माला जाऊन पुढे तो गोप रंगारी कारागीर होतो हे पतिव्रते मी तुला भयंकर कुंडांची माहिती सांगितली आपल्या कर्मफलाप्रमाणे विविध योनी फिरणाऱ्या पातक्यांसाठी आणखी काय ऐकायचे आहे अध्याय पस्तीसावा समाप्त